पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्याय सहावा एरवडा मंदिर सोळा बारा तीस मंगल प्रभात श्री भगवान म्हणाले कर्मफळ सोडून जो माणूस आपले कर्तव्य पार पाडतो त्याला आपण संन्यासी अथवा योगी म्हणू शकतो परंतु जो अगदीच कर्म करत नाही तो आळशी असतो खरे सांगायचे तर त्याने मनाच्या घोड्याला इकडे तिकडे पळण्याची परवानगी देऊन केवळ काम सोडलेले असते या म्हणण्याचा आशय हा आहे की माणसाने आपले चित्त इच्छेच्या एका विषयापासून दुसऱ्या दुसऱ्या विषयापासून तिसऱ्या विषयाकडे अशा प्रकारे भरकटू देऊ नये सर्वाप्रती समभाव असेल तर माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही ज्या माणसामध्ये असा समतोभाव आलेला असेल तो माणूस शांत दिसत असला तरी त्याच्या विचारात कर्माचे बळ आलेले असते ज्या माणसाला इंद्रियाविषयाबद्दल वा कर्माबद्दल आसक्ती वाटत नसते व ज्याचे चित्त सतत इकडे तिकडे भरकटत नाही त्या माणसाने योग साध्य केला तो योगारुढ झाला असे म्हणतात आत्म्याचा उद्धार आत्म्याद्वारेच होऊ शकतो माणूस स्वतःच्या कल्याणाकरता वा करता, स्वतः जबाबदार असतो असे आपण म्हणू स्वता शकतो त्यामुळे परिस्थितीनुसार तो स्वतःचा मित्र वा शत्रू असू शकतो ज्याने आपले मन जिंकलेले असते त्याचा आत्मा त्याचा मित्र असतो आणि ज्याने स्वतःवरील नियंत्रण गमावलेले असते त्या माणसाचा आत्माच त्याचा शत्रू असतो उष्ण शीत सुख दुःख मान अपमान अशा प्रकारच्या गोष्टींमुळे अंतकरणातील शांतता न ही मनाला जिंकण्याची कसोटी आहे ज्या माणसाला ज्ञान असते व अनुभवही असतो जो विचलित होत नाही आणि ज्याचा आपले इंद्रियावर ताबा असतो सोने दगड माती हे सर्व ज्याला समान वाटतात तो माणूस योगी असतो असा माणूस शत्रू मित्र पापी पुण्यवान या सर्वांना समदृष्टीने पाहतो ही अवस्था प्राप्त करून घेण्याकरता चित्त स्थिर करावी लागते वासनांचा त्याग करावा लागतो एकांतात बसून ईश्वराचे ध्यान करावे लागते केवळ योगासने करणे याकरता पुरेसे नसते चित्ताची समभावना प्राप्त करून घेण्याकरता माणसाला ब्रम्हचर्यासारख्या महाव्रतांचे पालन करावे लागते अशा प्रकारे जो माणूस आपल्या स्थिर राहून स्रव्रतांचे पालन करतो आणि परमेश्वरावर आपले लक्ष केंद्रित करतो त्या माणसाला परिपूर्ण शांततेचा लाभ होतो खादाड उपवास करणारा झोपाळू वा जागरण करणारा यांच्यामध्ये समतोल वृत्ती निर्माण होऊ शकत नाही समतोल वृत्ती धारण करू इच्छिणाऱ्याला आपले खाणेपिणे झोपणे आणि जागे राहणे अशा सर्व वर्तनांमध्ये प्रमाणबद्धता राहील याची काळजी घ्यावी लागते एक दिवस भरपूर खायचे आणि दुसऱ्या दिवशी उपवास करायचा एखाद्या दिवशी दिवसभर झोप दिवस दिवस काढायची आणि दुसऱ्या दिवशी जागरण करायचे एक दिवस खूप काम करायचे आणि दुसरा दिवस आळसात घालवायचा हे योगी पुरुषाचे लक्षण नाही योगी पुरुषाची मनोवृत्ती सदैव स्थिर असते आणि कामना मात्रांचा त्याने सहजपणे त्याग केलेला असतो वारा नसलेल्या ठिकाणी स्थिरपणे तेवणाऱ्या ज्योतीप्रमाणे योगी असतो या विश्वपटलावरील नाट्यमय घडामोडींमुळे म्हणा वा स्वतःच्या विचारांमुळे म्हणा तो इकडे तिकडे घरंगळत नाही अशा प्रकारची मानसिक अवस्था हळूहळू परंतु सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये साध्य होऊ शकते मन अस्थिर आणि चंचल असते हळूहळू त्याला स्थिर करावे लागते ते स्थिर होईल तेव्हा शांती मिळू शकते मनाला स्थिर करण्याकरिता आत्म्यावर लक्ष केंद्रित करावे लागते असे केले की त्याला स्वतःमध्ये सर्व प्राणीमात्रांचे दर्शन होईल आणि सर्वांमध्ये त्याचे स्वतःचे दर्शन होईल सर्व प्राणीमात्रांमध्ये मीच असल्यामुळे असे होते ज्याने स्वतःला माझ्यामधे विलीन करून टाकलेले असते आणि ज्याला मी सर्वत्र दिसतो तो तो राहत नाही मग तो काहीही करत असला तरी त्याचे सूर मात्र माझ्याशीच जुळलेले असतात आणि त्याच्याकडून न करण्यासारखे कृत्य होऊ शकणार नाही श्रीकृष्णाने योगाचे केलेले हे वर्णन अर्जुनाला कठीण वाटले त्यामुळे तो कृष्णाला म्हणाला मनाची ही समुदोल वृत्ती कशी मिळवायची मन हे माकड्याप्रमाणे असते वाऱ्याला नियंत्रित करता आले तर मनाला नियंत्रित करता येईल अशा या मनाला नियंत्रणात कसे ठेवायचे भगवान म्हणाले तू म्हणतोस ते बरोबर आहे परंतु माणसाने जर राग द्वेष यांच्यावर विजय मिळवण्याचा गंभीरपणे प्रयत्न केला तर तो ते करू शकतो मन जिंकल्याशिवाय योग साध्य होऊ शकत नाही हे मात्र खरे आहे यावर अर्जुनाने परत विचारले समजा माणसामध्ये श्रद्धा आहे परंतु तो प्रयत्नांमध्ये कमी पडतो व त्यामुळे तो निर्दोष होऊ शकत नाही अशा माणसाचे काय होते आकाशातील फुटलेले ढग ज्याप्रमाणे विरुन जातात तसा तो नष्ट होतो काय भगवान म्हणाले योग्य मार्गाने वाटचाल करणारा माणूस ज्याप्रमाणे चुकीच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्याप्रमाणे अशा प्रकारच्या श्रद्धाशील माणसाचा अंत कधीही वाईट होऊ शकत नाही पुण्यवान लोक राहत असलेल्या स्वर्गामध्ये त्याच्या पुण्याच्या प्रमाणात तो राहतो आणि त्यानंतर तो परंतु एखाद्या पवित्र कुटुंबात जन्म घेतो असा जन्म लोकांकरता दुर्लभ असतो त्यानंतर ते त्याचे पूर्वजन्मीचे संस्कार परत वर येतात व निर्दोष होण्याकरता तो अधिक जोरदार संघर्ष करू लागतो आणि आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचतो अशा प्रकारे कठीण परिश्रम करणाऱ्या काही लोकांना समतोल वृत्ती लवकर प्राप्त होते तर इतर काहींना त्यांच्या परिश्रमाच्या आणि श्रद्धेच्या प्रमाणात समतोल वृत्ती धारण करण्याकरता अनेक जन्म घालवावे लागतात ही समतोल वृत्ती तप ज्ञान पवित्र व्रते यांच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असते कारण या सगळ्या गोष्टी समत्व वृत्तीच्या प्राप्तीकरताच करण्यात येत असतात त्यामुळे हे अर्जुना तू समत्व बुद्धीचा योगी हो आणि या योग्यांमधूनही जो मला आपले सर्वस्व अर्पण करतो आणि पूर्ण श्रद्धेने माझी भक्ती करतो असा सर्वश्रेष्ठ योगी हो प्राणायाम आणि आसनांचा या अध्यायात गुणग्राहकतेने उल्लेख करण्यात आला आहे पण त्याचबरोबर आपण लक्षात ठेवले पाहिजे की परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जाण्याकरिता ब्रम्हचर्य आणि यमनियमादींचे पालन यांचेही महत्व या अध्यायात सांगण्यात आले आहे आपल्याला नीटपणे कळायला हवे की केवळ आसन आणि तत्सम गोष्टी करून समतोल वृत्ती धारण करता येऊ शकत नाही समतोल वृत्ती प्राप्त व्हावी या एकाच उद्दिष्टाने आपण आसन केले तर त्यांचा त्याकरता उपयोग होऊ शकेल असे केले नाही तर इतर शारीरिक व्यायामांच्या प्रशिक्षणापेक्षा आसनांचा आणि प्राणायामाचा फारसा जास्त उपयोग नाही शारीरिक व्यायाम म्हणून ते फार चांगले आहेत आणि माझा विश्वास आहे की आत्म्याकरता या शारीरिक व्यायामांचा लाभही आहे म्हणून शारीरिक दृष्टीने आपण ते करू शकतो परंतु माझ्या असे लक्षात आले आहे की सिद्धी प्राप्त करण्याकरता आणि चमत्कार करता येण्याकरता जेव्हा यांचा उपयोग केला जातो तेव्हा त्यांच्यामुळे आपली आणि होऊ शकते या प्रकरणाचा अभ्यास गेल्या तीन प्रकरणांचा सारांश म्हणून करण्यात यावा आध्यात्मिक प्रगतीकरता आपला जो संघर्ष सुरू आहे करता या प्रकरणांच्या अभ्यासामुळे प्रोत्साहन मिळते आणि समतोल वृत्ती धारण करण्याकरता प्रयत्न करण्यास ते आपल्याला उद्युक्त करतात